राहेक मिन अंद ड अल्लाह युहिदी इलैक वमा कुन तलदيهم इथ यंसून अQLमहु अयहुम यस्लुल नुर वमा कुन तलदيهم इथ यख्तासुरन इगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या परोक्षचा वार्ता आहे ज्या आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनद्वारे कळवत आहोत केवी तुम्ही त्यावे त्या ठिकाणी हजर न होता जेव्हा हायकलचे सेवक हा निर्णय करता की मरियमचा पालक कोण असावा आपल्याला लेखण्यात फेकत होते आणि त्यावेळी देखील तुम्ही हजर नव्हता जेव्हा त्यांच्या दरम्यान भांडण होत होतं وجيها في الدنيا والاخره ومن المقربين तेव्हा फरिश्त्याने म्हटलं हे मरियम अल्लाह तुला आपल्या एका धर्माची शुभ वार्ता देत आहे त्याचं नाव मरियम पुत्र मसीह इसा असेल आणि तो इसलोक आणि परलोकात प्रतिष्ठित राहील अल्लाहच्या निकटवर्ती दासांमध्ये त्याची गणना होईल तो लोकांशी पाळण्यात देखील संभाषण करेल आणि मोठा होऊन सुद्धा आणि तो एक सदाचारी पुरुष असेल ओलियुन ओलकुपुमन वल ऐकून मरियम म्हणाली हे पालन करत्या मला मूल कसं होणार मला तर कोणा पुरुषानं स्पर्श देखील केला नाही उत्तर मिळालं असंच होईल अल्लाह जे इच्छितो ते निर्माण करतो तो जेव्हा एखादं कार्य करण्याचा निर्णय घेतो तेव्हा फक्त म्हणतो हो तर ते होतं फनिश्त्यानं पुन्हा आपल्या संभाषणाच्या ओखात म्हटलं आणि अल्लाह त्याला ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देईल तोरात आणि जिलच शिक्षण देईल स्वाजी आव देखल तोरिल्ला उदय उरल्याच महावशील وَنَأْذِيكُمْ بِمَا تَأْكُلُونَ وَمَا تَخْزِنُونَ فِي بُيُوتِكُمْ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً لَّكُمْ إِن كُنتُم مُّؤْمِنِينَ دل بني اسرائيل साठी आपला प्रेषित नियुक्त करेल आणि जेव्हा तो प्रेषित म्हणून بني اسرائيل पाशी आला तेव्हा त्याला सांगितलं मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्या पाशी निशाणी घेऊन आलो आहे मीपा आकारा चा एक पुतला तैयार करते हु मारत तो अल्लाह उपमान पक्षी बनते मैं अल्लाह के आज्ञेन जन्मजात आंधाला महारूग्या बड़े करो आज्ञेन मृतना जीवंत करते मैं तुम्हारा संगत कि आप साठा कर निशाणी है जर तुम्हें इमान आणि मी ती शिकवण आणि ते मार्गदर्शन सत्य प्रमाणित करण्यासाठी आलो आहे जी तौरात पैकी हल्ली माझ्या काळात विद्यमान आहे आणि यासाठी आलो आहे बंद कराव ज्यादा करो है अल्लाह चय बागवा रहा है तुम्हारा रव सुधा तुम्हें बंदगी स्वीकारा हाच सरळ मार्ग आहे जेव्हा इसालेस्लाम ला, इसाल ला जाणवलं कि बनी सैल कुफरा आणि इन्कार साठी तत्पर आहेत तेव्हा त्यानं सांगितलं कोण अल्लाच्या मार्गात माझा साहायक बनतो हवारी उत्तर दिल आम अल्लाह सायक साहयक आहोत आम्मी अल्लाह वीमान अपन साक्षी रहा कि आमस्लिम अल्लाह चज्ञेपुढ़ नतमस्तक होने आहोत्तर स्वामी जो फरमान तू उतर है मानल प्रेषिताच अनुकरण स्वीकार आम चीव ग्वाही देना लिखी नंतर बनी साईल यशू मसिहाच्या विरुद्ध गुप्त कारस्थान करू लागले उत्तरादाखल अल्लाने देखील आपला गुप्त डाव योजला आणि असे डाव योजण्यात अल्लाह सर्वात वरचड आहे إذ قال الله يا عيسى إني متوفيك ورافرك إلي ومطهرك من الذين كفروا ومطهرك من الذين كفروا وجاهل الذين اتبعوك فوق الذين كفروا إلى يوم القيامة ثم إلي ما رجعكم فأحكم بينكم فيما كنتم فيه تختلفون تي <تصفيق> الله شي قبط يكتزو تي जेव्हा त्यानं सांगितलं की हे इसाल इस्लाम मी आता तुला परत घेईन आणि तुला माझ्याकडे उचलून घेईन आणि ज्यांनी तुला नाकारला आहे त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्या सहवासातून आणि घानेरड्या वातावरणात त्यांच्या संतीत राहण्यापासून तुला पाक करीन आणि तुझं अनुसरण करणाऱ्यांना कायमपर्यंत त्या लोकांवर वरचळ ठेवीन ज्यांनी तुला नाकारलं आहे मग सरते तुम्हा सर्वांना माझ्याकडे यायचं आहे तेव्हा मी त्या गोष्टींचा निर्णय देईन की ज्या संबंधी तुम्हा दरम्यान मतभेद निर्माण झाला आहे ज्या लोकांनी कुफ्र आणि इनकारचा मार्ग अंकीकारला आहे आणि त्यांना इलोक आणि परलोक दोहून मध्ये कठोर शिक्षा देईन आणि त्यांना कोणीही सहाय्यक मिळणार नाही ज्यांनी इमानचं आणि सदाचाराचं वर्तन अवलंबलं आहे त्यांना त्याचे मोबदले पुरेपूर दिले जातील आणि पक्के जाणून घे की अल्लाह जालिम लोकांवर कदापि प्रेम करत नाही हे पैगंबर सल्ल अल वसलम या ऐती आणि बुद्धिमत्तेनं ओतुप्रत वर्णन आहेत जी आम्ही तुम्हाला ऐकत आहोत अल्लाहबाशी ईसा अली इस्लामचं उदाहरण आदम अली इस्लाम सारखंच आहे की अल्लानं त्याला मातीपासून निर्माण केलं आणि आज्ञा दिली की अस्तित्व धारण कर तर त्यानं ते धारण केलं فَقُلْ نَدْعُ أَبْنَاءَنَا وَنِسَاءَنَا وَنِسَاءَكُمْ ثُمَّ आणि वस्तुस्थिती आहे जी तुमच्या पालनकर्त्याकडून सांगण्यात येत आहे आणि तुम्ही त्या लोकात सामील जे यांच्यात शंका घेतात हे ज्ञान आल्यानंतर आता याबाबतीत तुमच्याशी जो कोणी वाद घालत असेल तर हे नबी त्याला सांगा की या आम्ही आणि तुम्ही स्वतः देखील यावं आणि आपल्याला मुलाबाळांना सुद्धा घेऊन यावं आणि ईश्वराजवळ प्रार्थना करावी की जो खोटा असेल त्यावर अल्लाचा धिक्कार असो मिन इल्ला आगी। है, है कि है। इतर कोणीही अस्तित्व खुदावंत नाही आणि ते व्यक्तित्व केवळ अल्लाच आहे ज्याची शक्ती सर्वांपेक्षा वर्चण आहे आणि ज्याची बुद्धिमत्ता विश्वव्यवस्थेत कार्यरत आहे मग जर हे लोक या अटीवर सामना करण्यापासून पराडमुख होतील तर त्यांचं द्रोही असणं स्पष्ट उघडकीस येईल आणि अल्लाह तर विद्रोहींच्या स्थितीशी परिचित आहेच قُلْ يَا أَهْلَ الْكِتَابِ تَعَالَوْا إِلَى سَلَامَةٍ سَوَاءٌ بَيْنَنَا وَبَيْنَكُمْ ألا نعبد إلا, الله أَلَّا نَعْبُدَ إِلَّا اللَّهَ وَلَا نُشْرِكَ بِهِ شَيْئًا وَلَا يَتَّخِذَ بَعْضُنَا بَعْضًا أَرْبَابًا مِنْ دُونِ اللَّهِ فَإِن تَوَلَّوْا فَقُولُوا اشْهَدُوا بِأَنَّا مُسْلِمُونَ كَيْ فَيَعْلَمَ <تصفيق> رَسُولُ اللَّهِ عَلَيْهِ وَسَلَّمَ सांगा हे ग्रंथधारकांनो या एका अशा गोष्टीकडे जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान समान आहे हे, हे वर की आम्ही अल्लाशिवाय कोणाची बंदगी करू नये त्याच्याबरोबर कोणाची भागीदार ठरवू नये आणि आमच्यापैकी कोणीही अल्लाशिवाय इतर कोणाला आपला रब बनवू नये या आव्हानाला स्वीकारण्यापासून ते जर पराडमुख झाले तर स्पष्ट सांगून टाका की साक्षी राहा आम्ही तर मुस्लिम केवळ अल्लाच बंदगी करणारे आणि त्याचं आज्ञापालन करणारे आहोत हे ग्रंथधारकांनो तुम्ही इब्राहिम अल इस्लामच्या धर्मासंबंधी आमच्याशी का वाद घालता तवरात आणि इंजिल हे ग्रंथ तर इब्राहिम नंतरच उतरले आहेत मग काय तुम्हाला एवढीशी गोष्ट देखील कळत नाही तुम्हा लोकांना ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्यावर तर तुम्ही खूप वादंक माजवलं आता त्या बाबतीत विवाद का करू पाहता ज्यांचं तुम्हापासशी काहीच ज्ञान नाही अल्ला जाणतो तुम्ही जाणत नाही इब्राहिम अली इस्लाम येऊदही नव्हता की ख्रिस्ती देखील नव्हता किंमना तो तर एक एकाग्र मुस्लिम होता आणि तो मुळीच अनेक विषयराजांपैकी नव्हता इब्राहिम अलीस्लामशी संबंध ठेवण्याचा सर्वाधिक हक्क जर कोणाला पोहोचतो तर तो त्या लोकांना पोचतो ज्यांनी त्याचं अनुकरण केलं आणि आता हा नवी सल्ल अवलंसम आणि याचे अनुयायी या, या संबंधाचे अधिक हक्कदार आहेत अल्लाह केवळ त्यांचा समर्थक आणि मदतगार आहे जे इमान बाळगतात असावेत हे इमानवाल्यां नव्ह ग्रंथधारकांपैकी एक गट इच्छितो येन केन तुम्हाला सर्व पासुं दूर करा वास्तविक शिवाय, इतर कोड़ा भश्ट करत याचा या विवेक या भी आयाति हे ग्रंथ धारको अल्लाह आयती इनकार करता वास्तविक पाहता तुम्ही स्वतः त्यांचं निरीक्षण करत आहात हे ग्रंथधारकांनो सत्यावर असत्याचा मुलामा चढवून त्याला का शंकास्पद बनवता जाणून बुजून सत्याला का लाभवता ग्रंथधारकांपैकी एक गट म्हणतो की या पैगंबराला मांडणाऱ्या लोकांवर जे काही उतरला आहे त्यावर सकाळी इमान आणा आणि संध्याकाळी त्याचा इन्कार करा कदाचित या युक्तीनं हे लोक आपल्या इमांपासून परावृत्त होतील قُل إِنَّ الْهُدَى هُدَى اللَّهِ أَن يُؤْتَى أَحَدٌ مِّثْلَ مَا أُوتِيتُمْ أَوْ يُحَاجُّوكُمْ أَوْ رُحَا جُّوكُمْ عِندَ رَبِّكُمْ قُلْ إِنَّ الْفَضْلَ الَّذِي يَهَبُ اللَّهُ يُؤْتِيهِ مَن يَشَاءُ وَاللَّهُ وَاسِعٌ عَلِيمٌ كَسَهِلُوك أفاضت فندت की स्वधर्मियांशिवाय कोणाचही ऐकू नका हे पैगंबर सल्लेला अलाय वसलम यांना सांगा वास्तविक मार्गदर्शन तर अल्लाचंच मार्गदर्शन होय आणि ही त्याचीच देणगी आहे की एखाद्याला तेच काही दिलं जावं जे कधी तुम्हाला दिलं गेलं होतं तेव्हा असं की तुमच्या रफच्या हुजुरात पेश करण्यासाठी तुमच्या विरुद्ध भक्कम प्रमाण मिळवा हे पैगंबर सल्लेला अलय वसलम यांना सांगा की कृपा आणि प्रतिष्ठा अल्लाच्या अखत्यारीत आहे हवं त्याला त्यानं ती प्रदान करावी तो उदार दृष्टीचा आहे सर्व काही जाणतो आपल्या कृपेसाठी हवं त्याला विशिष्ट करतो आणि त्यांची कृपा अति महान आहे ग्रंथधारकांमध्ये कोणीतर असा आहे की तुम्ही त्याच्या विश्वासावर तर दौलतीचा एक ढीक जरी दिला तरी तो तुमची संपत्ती तुम्हाला अदा करेल आणि कोणाची अवस्था अशी आहे की तुम्ही एका दिनारच्या बाबतीत त्याच्यावर विश्वास ठेवला तरी तो याशिवाय अदा करणार नाही की तुम्ही त्याच्या मानगुटीवर बसावं त्यांच्या या नैतिक अवस्थेचं कारण असं आहे की ते सांगतात उम्मी येऊदी जू इतर लोक लोकांच्या बाबतीत आमची काही विचारणा होणार नाही आणि ही, ना ही गोष्ट ते केवळ खोटी रचून संबंध अल्लाह जोड़ता खर पात है कि अल्लाहन अभिया फरमावी नहीं बड़ी विचारणा का हो जो को अपल वचन पूर्ण करील वाइट गोषी दूर रा प्रिय बनेल कारण ईशु गिरू लोग प्रियो ان الذين يشترون عهدي الله وايمانهم بثمن قليل اولئك لا خلاق لهم في الاخره اولئك لا خلاق لهم في الاخره ولا يكلمهم الله ولا ينظر اليهم ولا ينظر اليهم يوم القيامه ولا يذكرهم ولهم عذاب اليم जे केलेला करार शपथ अल्पशा तर वाटा असला अल्लाह कयामत बोलना नहीं पहा ही नहीं करतनादायक शिक्षा है هم لا فريقا يزعمون ان سنتهم بالكتاب لتحسبوه من الكتاب وما هو من الكتاب ويقولون هو من عند الله وذا هو من عند الله ويقولون على الله الكذب وهم يعلمون اهل القصايد जे ग्रंथ वाताना अशा प्रकारे जीव वेळी वाकडी वळवतात की तुम्ही समजावं जे काही ते वाचत आहेत ते ग्रंथातीलच लिखाण होय वास्तविक पाहता ते लिखाण ग्रंथातील नसतं ते म्हणतात की हे जे काही आम्ही वाचत आहोत हे अल्लाकडून आहे खरं पाहता ते अल्लाकडून असत नाही जाणून बुजून असत्य गोष्टींचा संबंध अल्लाशी जोडतात لَا سَنَنُ لِبَشَرٍ أَن يُؤْتِيَهُ اللَّهُ الْكِتَابَ وَالْحُكْمَ وَالنُّبُوَّةَ ثُمَّ يَقُولَ لِلنَّاسِ كُونُوا عِبَادًا لِّي ثُمَّ يَقُولَ لِلنَّاسِ كُونُوا عِبَادًا لِّلَّهِ إِنْ كُنْتُمْ مُؤْمِنِينَ कोणत्याही माणसाच हे काम नव्हे कि अल्ला तर त्याला ग्रंथ आणि आज्ञा आणि पेशी तत्व प्रदान करावं आणि त्यानं लोकांना म्हणावं कि अल्लाऐवजी तुम्ही मासेदास बना तो तर हेच म्हणेल कि खऱ्या अर्थी रब्बानी बना जशी ग्रंथा शिकवनी अपेक्षा है ज्या तुम्ही पठन करता और देता तो तुम कदापि संग फरिष्ठ अथवा प्रेषित रब माना शक्य है का की एखाद्या नीनं तुम्हाला कुफराची आज्ञा द्यावी जेव्हा की तुम्ही मुस्लिम असावं लालुम सद्य कुर्ली माल चुरु अपरव तुमच अपरुन स्मरण करा अल्ला प्रेषितांकडून वचन घेतलं होतं की आज मी तुम्हाला ग्रंथ विवेक आणि बुद्धिमत्तेनं नावातलं आहे उद्या जर एखादा दुसरा प्रेषित तुमच्याजवळ त्याच शिकवणीची सत्यता प्रमाणित करत आला जी शिकवण अगोदरपासूनच तुमच्याजवळ आहे तर तुम्हाला त्याच्यावर इमान आणावं लागेल आणि त्याला सहकार्य द्यावं लागेल अल्लाह विचार लुमी मान्य करताबदारी उचलता हो साक्षी रहा मी देखील, साक्षी है जो अपने करारापासन तोरवील तो अवैध आता काही लोक अल्लाच्या आज्ञापालनाची पद्धत अल्लाचं इतर एखादी पद्धत इच्छितात वास्तविक पाहता आकाश आणि पृथ्वीतील साऱ्या वस्तू स्वेच्छेनं आणि अनिच्छेनं अल्लाच्या आज्ञेच्या अधीन मुस्लिम आहेत आणि त्याच्याकडे सर्वांना परतायचं आहे हे पैगंबर सल्ले लाल सांगा क्या मी अल्ला मानतो त्या शिकवणींना मानतो जे आम्हावर उतरली आहे त्या शिकवणीला देखील मान्य करतो ज्या इब्राहिम अल इस्लाम इस्माईल अल इस्लाम इसाक अल इस्लाम याकुब अल इस्लाम आणि याकुब अल इस्लामच्या संततीवर उतरल्या होत्या आणि त्या आदेशांवर हो देखील इमान ठेवतो जे मुसाले इसाले इतर प्रेषितांना त्यांच्या रब कडून दिलं आम्ही त्यामध्ये भेदभाव करत नाही आणि आम्ही अल्लाच्या आदेशांच्या अधीन मुस्लिम आहोत या आज्ञाधारक ते इस्लाम शिवाय जी कोणी अन्य एखादी पद्धत अवलंबू इच्छित असेल त्याची ती पद्धत कदापि स्वीकारली जाणार नाही आणि अखेरमध्ये तो अयशस्वी आणि विफल होईल ओला होऊ नव कस शक्य आहे की अल्लानं त्या लोकांना मार्गदर्शन प्रदान करावा ज्यांनी इमानची देणगी मिळाल्यानंतर पुन्हा अंगीकार केला वास्तविक पाहता त्यांनी स्वतः या गोष्टीची ग्वाही दिलेली आहे की हा पैगंबर सत्याधिष्ठित आहे आणि त्या लोकांपर्यंत उज्ज्वल निशाण्या देखील पोचल्या आहेत अल्लाह तर जालिमांना मार्गदर्शन करत नसतो त्यांच्या जुलमाचा योग्य बदला तर हाच आहे की त्यांच्यावर अल्लाह आणि फरिश्ते आणि तमाम माणसांचा धिक्कार आहे एंचा ही ही। क्यों तन्ना सवर दिली तथापि कव्वा पश्चाताप कर आचरण सुधारणा करते अल्लाह क्षमा करा कृपा करना है ان الذين كفروا بعد ايمانهم ثم ازدادوا كفرا لن تقبل توبتهم لن تقبل توبتهم واولئك هم الضالون परंतु ज्या लोकांनी ईमान आल्यानंतर कुफ्रचा अंगीकार केला मग आपल्या कुफ्रमध्ये पुढे जात राहिले त्यांची तौबा कदापि स्वीकारली जाणार नाही असले लोक तर पक्के मार्गवृष्ट आहेत खात्री बाबा ज्या लोकांनी खुफ अंगीकारला आणि खुफ्याच्या स्थितीतच प्राण सोडले त्यांच्यापैकी एखाद्यानं स्वतःला शिक्षेपासून वाचवण्यासाठी भूतल भरून जरी सोनं मोबदल्यात दिलं तरी ते स्वीकारलं जाणार नाही अशा लोकांसाठी दुःखदायक शिक्षा तयार आहे आणि त्यांना आपला कोणीही सहाय्यक आढळणार नाही